श्रीरा स्थावर जंगम अशा दो प्रकार वस्तु स्वप्न प्रमाण अस्थिर है आज ज्यादा शुष्क सागरा सारे एचंड गर्ता दु दुसरे दिवसी सकाशन मेघात वर घुसले पर्वत दूर गगनचंबी वृक्षाने शोभवंत दिसणारा प्रचंड वनसमुदाय ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी काही दिवसांनी सपाट जमीन किंवा एखादी विहीर दिसू लागते ज्याच्या अंगावर उंची वस्त्रे असतात किंवा अत्यधी सुगंधी द्रव्याने ज्याचे अंग सुशोभित झालेले असते तोच उद्या दिगंबर नग्न होऊन एखाद्या रानातील खळग्यात घुजत पडलेला असतो आज ज्या ठिकाणी नाना तऱ्हेच्या युक्त असलेले असे नगर दृष्टीस पडते त्याच ठिकाणी काही दिवसांनी उजाड असे आरण्य दिसू लागते आज एखादा तेजस्वी आणि साम्राज्याधिपती म्हणून मिरवणारा मनुष्य काही दिवसांनी राखेच्या ढेगाप्रमाणे निश्चित झालेले दिसतो उलट ज्या जागेवर आज एखादे विस्तीर्ण आणि आकाशाप्रमाणे निळा भयंकर आरण्य असते ते त्याच जागी कालांतराने एखाद्या पताकाने सुशोभित झालेले शहर उभे राहते ज्या भयंकर आरण्यात आज वर लता पसरलेल्या दिसतात त्याला काही दिवसांनी उजाड मरुज प्रदेशाचे रूप प्राप्त होते आज ज्या जागी पाणी आहे त्याच जागी काही दिवसांनी जमीन दिसते जिथे जमीन असते पाणी दिसू अशा रीतीने काष्ठ जल आणि यांनी युक्त असलेले जग कालमानाने बदलत असते तसेच बाल्य यवन आणि शरीर किंवा द्रव्य सर्व अनित्य असून समुद्रावरील लाटांप्रमाणे त्यांची रूपे रुपये सापडलेल्या देवटीच्या ज्योतीप्रमाणे या जगातील जीवितांची स्थितीही क्षणभंगूर आहे जगत्रयामधील सर्व पदार्थांची शोभा ही विजेच्या प्रकाशाप्रमाणे चंचल आहे ज्याप्रमाणे कोठारात साठवून ठेवलेले धान्य हे जमिनीत पुन्हा पुन्हा पेरत गेले आणि त्यावर पाण्याचा वर्षाव केला गेला म्हणजे त्याचे स्वरूप पाळत जाते त्याप्रमाणे जगातील भूत परंपरेची स्थिती आहे मनोरुप क्षणी आहे आणि उन्नती अवनती इत्यादी स्थित्यंतरे हाच जिचा अभिनव आहे अभिनय आहे तसेच हीच जीची भूषणे आहे अशा रीतीचे संसार रूपे वहिवाट ही एक नदी आहे ती नदी आपल्या नृत्य कौशल्याचे प्रदर्शन करीत या जगताचा भ्रम निर्माण करते जगातील रजोकुणी प्राणी हे तिचे वस्त्र असून ते वस्त्र मनरूपे वाऱ्याने एकसारखे हलत असते प्राण्यांची स्वर्गनारकादी लोकांमध्ये गती होणे म्हणजेच तिचे हावभाव होतो आपल्या अंगी असलेल्या नजरबंदीच्या कलेनेची जगात विविध प्रकारचे देखावे निर्माण करते आपल्या मनोहरी नेत्र कटाक्षाने ती लोकांना भुलवते विधेप्रमाणे चंचल असे देखावे वारंवार उत्पन्न करणारी ही संसार रचना एखाद्या नर्तकीप्रमाणेच आहे असे भासते आम्हा मनुष्यप्राण्यांचे वैभवशाली दिवस आमची संपत्ती आमच्या क्रिया या सर्वांचा नाश झालाय आणि आमचाही काही क्षणात नाश होणार आहे हा घातकी संसार तर क्षणात नाहीच होतो आणि पुन्हा क्षणात उत्पन्न होतो परंतु याचे अद्याप कायम नष्टचर्य येत नाही पक्षी मनुष्य जन्मात येतात तशी पक्ष्यांच्या योनीत मानसे जन्मतात अहो, देव सुद्धा आपल्या उत्तम स्थिती पासून च्युत होतात सारांश या जगात स्थिर असे काय आहे कालाचे स्वरूप हे सूर्याप्रमाणे असून तो आपल्या किरणाने दिवस आणि रात्र उत्पन्न करतो आणि अखेरीस सर्वांचा नाश करतो पाणी हे वडवान नाकडे जाते तसेच ब्रह्मा विष्णू रुद्र आणि अखेर भूते नाशाकडे धावत जातात पृथ्वी वायू आकाश पर्वत नद्या दिशा वगैरे सर्व वस्तू म्हणजे विनाशरूपे वडवा नला वाळलेले सर्पणच धन, बंधू सेवक मित्र वैभव इत्यादी सर्व नाशवंतच आहे म्हणूनच अशा तऱ्हेची जाणीव असणाऱ्या मनुष्याला सर्व निरस वाटतात विनाशरूपे दुष्ट राक्षसा संबंधी कल्पना मनात उत्पन्न झाली नाही तोपर्यंतच बुद्धिमान मनुष्याला जगातील वस्तूजाताबद्दल मनुष्याला क्षणात ऐश्वर प्राप्ती होते तर क्षणात तो दरिद्र मनुष्य निरोगी असला पुढच्या क्षणी तो तोच रोगग्रस्त होतो जगताचा भ्रम हा क्षणोक्षणी बदलत जातो आणि त्या योगाने कोणताही बुद्धिमान माणूस मोहित होतो हे टळणारे आहे काय निमिषार्धात तमो रुपीची खळाने व्याप्त झालेल्या आकाशाप्रमाणे हे जग भासते तर क्षणामध्ये सुवर्णाच्या रसाप्रमाणे सुंदर दिसणारा चंद्राप्रमाणे उज्ज्वल भासते क्षणात मेघरूपी नीरगमनाने वेढून टाकले हे जग दिसते आणि दुसऱ्या क्षणी भयंकर आवाजाने युक्त झाल्याचे आढळते आणि तेच एका क्षणात निशब्द होते लगेच नक्षत्राने युक्त दिसते तर क्षणात सूर्याने युक्त दिसते एका क्षणे चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटते तर पुढच्या क्षणे या सर्वांनी रहित दिसते अशा रीतीने क्षणात उत्पत्ती क्षणात स्थिती तर क्षणात लय अशी या संसाराची क्षणिक अवस्था पाहून कोणत्या विवेकी मनुष्याला भय वाटणार नाही क्षणात संपत्ती क्षणात आपत्ती क्षणात जन्म तर क्षणात मृत्यू अशा प्रकारे या होमोनुरिया जगातील सर्व गोष्टी क्षणिकच आहेत प्रथम मनुष्य एका रीतीत असतो नंतर काही दिवसांनी त्याचे रुपांतर होते सारांश हे भगवान या जगात सतत एकाच रुपाने असणारा असा स्थिर पदार्थ कोणताच नाही कालमानाने घटाचा पट होतो निपटाचा कालांतराने घट होतो ज्याच्यात बदल होत नाही असे या संसारात काहीच नाही रात्री मागून जसा दिवस नियमाने उगवतो त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती लय वगैरे दशा एकापाठोपाठ एक अशा क्रमाने उत्पन्न होतात एखाद्या प्रसंगी भ्याड मनुष्य सुद्धा शिवराचा पाडाव करतो एक मनुष्य अनेक माणसांना मन अनावर ठरतो सर्वसामान्य माणूस वैभव संपन्न होतो या तर फेर फेरबदर जगात सर्वत्र होत असतात सर। जर आणि चैतन्य यांच्या संयोगामुळे लाटांच्या समुदायाप्रमाणे जनस्थिती सातत्याने बदलत असते बालल्यानंतर थोड्या दिवसांनी तारुण्य तारुण्यानंतर काही दिवस गेल्यावर वृद्धत्व अशा रीतीने भिन्न भिन्न दशा प्रत्यक्ष देहामध्ये दिसून येतात मग अशा प्रकारच्या वस्तूवर भरमसा ठेवण्यात काय अर्थ आहे माणसाच्या मनाची स्थिती एखाद्या नटाप्रमाणे असून त्याची अवस्था क्षणात आनंदी क्षणात उद्विग्न तर क्षणात सौम्य अशा प्रकारचे होत असल्याचे दिसून येते क्षणात या ठिकाणी जावे क्षणात त्या ठिकाणी जावे क्षणात हे करावे क्षणात ते करावे अशा तऱ्हेच्या लीला बालकाप्रमाणे मनुष्य वागत असतो आणि त्याला अखेर त्यात त्यापासून दुःखच होते मनुष्याला संपत्ती प्राप्त होते तशीच ती नाहीशी होते परंतु त्याच्याजवळ कायमची कधीच टिकत नाही काल ह्या माणसाशी निनिळ्या रीतीने खेळ करीत असून मोठमोठ्या मौट नाही आपत्तीत ढकलतो अखिल जगातील भूत मात्र हे फलांचे समुदाय असून त्यांना सम किंवा विषम अशा दशा त्या भोगाव्यास लागतात शिवाय कारूपी वायूच्या सोसाट्याने संसाररूपी वृक्षावरील जीवरूपी फळे प्रतिदिनी गळून पडत असतात इति श्री वासिष्ठ महारामाने वैराग्य प्रकरणे अठ्ठावीस सर्ग